पुनेरी आवाज 107.8 सौ पर सुनें। आपकी अपनी खुशियों का साथी। खुश रहो खुशिया बाँटो पुनेरी आवाज 107.8 सौ पर हम लाते हैं। वह खास आवाज जो हर दिल को छू जाए पुनेरी आवाज 107.8 सौ जहां हर दिन एक नई प्रेरणा की शुरुआत होती है खुश रहो खुशिया बाँटो ओम शांती नमस्कार आप सभी का बहुत बहुत स्वागत है आज के स्पेशल एपिसोड में करूंगा बिल्कुल हेल्दी बिकल और वेलदीवर होंगे और आपकी खुशी को बढाने के लिए आज हमारे साथ विशेष गणपत सर जनसे हात करणे और पिछली बार मा माऊंट आबू मे मलना हुवा तब अन रूबरू हा रेडिओ मधुबन मे और मैं अभी पुना आया हूँ रहाटने में जो पुनेरी आवाज़ है 107.8 जीरो सेवन रेडियो स्टेशन वहाँ पर सर आए हुए हैं और उनको भी बड़ा अच्छा लग रहा है खुशी हो रहा है उनकी पूरी जो माउंट आबू की जो यादें हैं वो ताज़ा हो रही हैं तो फिर से हम लोग उनसे बातें करने वाले हैं तो आप सभी की तरफ से गणपत सर का बहुत बहुत स्वागत है <laughs> बहुत खुशी हुई तो की आपली खुशी साहेब तुम्हाला भेटल्यानंतर जो आनंद होतो तो फार मोठ्या प्रमाणात <laughs> माउंट आबूला तुमच्या बरोबर मुलाखत झाली ते आजही स्मरणात आहे आणि अतिशय चांगले त्या ठिकाणी वर्तणूक <laughs> मिळाली स्वच्छता टापटीप बघायला मिळालं त्याच्यातून शिकायला मिळाल्या चांगल्या गोष्टी म्हणून आम्ही सिनियर सिटिझनला निमी सांगतो की माउंट आबूला प्रत्येकाने जाऊन या म्हणून आता मार्च पंचवीसला आमची लोकं बऱ्यापैकी तिकडे येणार आहेत अरे वा त्याचं नियोजन आता झालेलं आहे कारण माऊंट आबूला आल्यानंतर तिथून जो उत्साह मिळतो प्रोत्साहन मिळतं फार मोठ्या प्रमाणात अतिशय आनंदायी वातावरण आहे आन त्या ते ठिकाणी नक्की आणि त्यातल्या तर तुमची भेट झाल्यामुळे अजून दुप्पट आनंद वाढला आम्हाला नक्की गणपत सर खूपच आनंद वाटतो आहे ही आणि पूर्वी आठवण जे चांगली आठवणी आहेत त्याला आठवण केलं तर अजून आनंद वाढत राहतो आणि शाळेबद्दल थोडं सांगा आपल्या शाळेचा अशी परिस्थिती आहे आमच्या गावात पूर्वीला ज्या वेळेला मी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला सरपंच झालो हु, त्यानंतर गावामध्ये सुधारणा कशी करता येईल याच्यासाठी पैलवान निवृत्ती बालडकर त्यांना मामा म्हणायचे कार्पोरेशनच्या तिथे त्यांच्या पाण्याची टपरी होती अच्छा अच्छा आणि त्यांच्या ह्या ग्रुप मुळेच मी सरपंच झालो अरे वावृत्ती पहिलो नसेल पंढरीनाथ पहिलोन असल भैरव अण्णा असतील आणि किसन रानोडे प्रकाश शेठ या सगळ्यांच्या मुळे मी गावामध्ये सरपंच झालो अरे सरपंच झाल्यानंतर निवृत्ती पहिलोने आम्हाला सांगितलं की जर गावचा विकास करायचा असेल तर तुम्ही आमदार रामबाऊ मोजे यांना भेटा अतिशय व्यक्ती चांगली आहे सामाजिक कामामध्ये फार आघाडीवर आहेत तर त्यांना भेटलं तर आपल्या गावचा नक्की विकास होईल म्हणून mm. मग सरपंच झाल्यानंतर गावोगावी गाव माझा सत्कार व्हायचा फार मला आनंद वाटायचा की आपण काहीतरी वेगळंच काम करू परंतु mm. ज्या वेळेला राम भाऊ मोजे यांनी आमदार यांना भेटलो आम्ही त्यांना भाऊ म्हणतो भेटायला गेल्यानंतर त्यांना पहिला प्रश्न सांगितला की बाबा आमच्या गावामध्ये पुणे विद्यापीठापासून आठ किलोमीटर अम्युनिशन फॅक्टरी पासून काही अंतरावर हे आर डी बी फॅक्टरी पासून काही अंतरावर बालेवाडी गाव आहे असं असून देखील आम्हाला खांद्यावर सायकल घेऊन पावसाळ्यामध्ये जायला लागतंय आम्ही सळ घेतो चिखल काढतो आणि खांद्यावर सायकल घेऊन प्रवास करतो तर आपल्या गावामध्ये प्रथम डांबरीकरण होणं गरजेचं आहे तर बहु तुम्ही आम्हाला काय मदत करू शकता आम्हाला तर त्याच्यातलं काय माहिती नाही मी आताच नव्यानी सरपंच झालोय तर तुम्ही जर केलं ते तर आम्हाला चांगलं होत्या विकासामध्ये परंतु भोपुडी मतदारसंघात ते आमदार असताना तरी देखील त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारची मदत सुरू केली त्यांनी सांगितलं त्यावेळेला स्वर्गीय वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते आणि योगायोग की ते गव्हर्नर हाऊसला पुण्यामध्ये आले होते विद्यापीठ चौकामध्ये तर त्या ठिकाणी मी त्यांना भेटायला गेलो ते म्हणले त्यांना निवेदन द्या आणि त्यांना मी निवेदन दिलं निवेदन दिल्यावर त्यांनी सांगितलं की आठ दिवसामध्ये जर तुमच्याकडे कोण अधिकारी नाही आले तर मी या संधी देत मला भेटा आणि मी कमी सर्व्हिस लावतो कमिन्सला मी एकोणीसशे बहात्तर लागलो दोन ला रिटायर झालो पस्तीस वर्ष जवळजवळ कमिन्स मध्ये मी सर्व्हिस केली कमिन्सचे सर्व अधिकारी वाशमनपासून तर वर एम डीपर्यंत सर्व लोक ओळखीचे आणि <laughs> अतिशय आनंदाचं वातावरण होते किर्लोस्कर फॅमिलीसारखी माझ्या मते भारतात फॅमिली इतकी नसेल की कामगारांना दोन रुपये बक्षीस द्यायचं म्हणल्यानंतर ते ऐन दिवाळीमध्ये चार रुपये बक्षीस द्यायचे म्हणजे दुप्पट द्यायचे साधारण आणि फॅमिलीला बोलवायचे फॅमिलीचा सत्कार करायचे कामगारांचा सत्कार करायचे अशी फॅमिली किर्लोस्कर फॅमिली आजही स्मरणात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पसंतदाला निवेदन दिल्यानंतर जिल्हा परिषदेचे अधिकारी आठ दिवसामध्ये मला गावाला बालेवडीला आले mm. आणि त्यावेळेला मी सकाळच्या ड्युटीला होतो कमी फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट थर्ड mm. शिफ्ट अशा तीनही ड्युट्या होत्या mm. तर फर्स्ट शिफ्टला होतो ना गावातून आमच्या सहकाऱ्यांचा फोन आला की अधिकारी वर्ग आपल्याकडं आलेले आहे गावची mm. पाहणी करायला तर mm. तुम्ही या मी हाबडी काढून गेलो आणि अधिकाऱ्यांना भेटलो त्यांना नदीला नेलं नदीतून पाण्याची स्कीम दाखवली रस्ता दाखवला तर दीड किलोमीटरचं अंतर होतं बानेर ते बालीवाडी फाटा दीड किलोमीटरचा अंतर साधारणतः दोन अडीच महिन्यामध्ये डांबरी करून मिळालं त्यामुळे वसंतदा परत भेटण्याला कामासाठी भेटण्याचं काही योग आला नाही परंतु वसंतदादा मुख्यमंत्री असताना इतका फास्ट काम झालं त्याचा आनंद आम्हाला आहे आणि ते काम झालं केवळ आमदार रामभाऊ मोजे यांच्या मार्गदर्शनामुळे mm. त्याच्यानंतर पाण्याची कार्पोरेशनचं पाणी ग्रामपंचायत बालेवडी असताना बाले देखील कार्पोरेशनचं पाण्याची स्कीम कारण आम्ही नदीचं पाणी प्यायचो mm. पावसाळ्यामध्ये mm. गुढूळ पाणी असताना देखील कारण गावामध्ये आमच्याकडे विहिरी नाही काही नाही अशा परिस्थितीमध्ये तर मग त्यांनी सांगितलं की आपण नळाची योजना करू त्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या दरम्याने तेरा लाख सत्त्याण्णव हजाराची स्कीम कॉर्पोरेशनच्या पाण्याची त्यावेळेस रामबाब मोजे यांच्या प्रयत्नांनी कॉर्पोरेशनचं पाणी गावामध्ये आणलं गेलं अरे वाईटचा प्रश्न होता हायवे पासून बालेवाडी हायस्ट्रीट हायवे पासून तर बालेवाडी गावापर्यंत तो देखील प्रश्न रामबाऊ मोजे यांनी पेदावड साहेब असताना तिथं मेन रामबाऊ मोजेने ते पाण्याचा लाईटचा प्रश्न अतिशय इझी सोडवला लाईट पाणी गावामध्ये झेडपीच्या खोल्या चाल खोळ्या अशा पद्धतीने रामबाऊ मोजे यांच्या मार्गदर्शनाने गावाचा जो विकास झाला mm -hmm. तो अतिशय झपाट्याने झाला त्याच्यानंतर ज्या वेळेला मला वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार व्हायचा मला थोडंसं आनंद वाटायचा <laughs> मला असं वाटायचं फार चांगलं पण ज्या वेळेला रामबाऊ यांची भेट झाली त्यांचं मार्गदर्शन त्यामुळं हे सत्कार बत्कार मला झिरो वाटायला लागला कारण रामभाऊ मोजेंनी सांगितलं खुर्ची ही केवळ तात्पुरती आहे जर तुम्ही कायमस्वरूपाचं काम केलं तर ते कायम स्मरणात राहतं लोकांच्या ही खुर्ची तात्पुरती आहे पाच वर्ष दहा वर्षे पंधरा वर्षे काही असताना वेळ पण या खुर्ची येतोपर्यंत तुम्हाला खुर्ची मान आहे पण खुर्ची नसताना जर मान मिळवायचा असेल तर समाजामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं पाहिजे गावचा विकास केला पाहिजे सर्वांना चांगल्या पद्धतीने वागणूक मिळायला पाहिजे आणि गावचा विकास झाला तरच तुमची ती खुर्ची गेल्यानंतर देखील तुम्हाला मान सन्मान लोक देतील आणि म्हणून मग मला वाटलं आपण झेडपीची निवडणूक लढवा गावात आता चांगल्या पद्धतीच्या सुधारणा झाल्यात मेन मेन सुधारणा झाल्यात समाज मंदिर बांधले लाईट पाणी शाळा सगळं झालेलं आहे मग आता आपल्या जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायला काही हरकत नाही म्हणून आमचे सहकारी घेऊन मी मोजे साहेबांना भेटायला गेलो म्हणलं मला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची इच्छा आहे कारण गावचा का विकास अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे ते म्हणजे हरकत नाही काय प्लॅन आहे तुमचा तर मी चांगलं ॲम्ब्युलन्स घ्यावा फिरता दवाखाना सुरू करावा लोकांशी संपर्क वाढवावं लोकांचे संपर्क वाढल्यानंतर संपर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणं मला जरा सोपं जाईल त्यांनी ऐकून घेतलं आणि थोडा वेळ बसा मग म्हणलं भाऊ आता निघू गा आम्ही तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करावा असं वाटतं आहे मला ते म्हणले चांगली गोष्ट आहे तुम्ही आणलेलं पण तुमच्या गावच्या मुली सातवीपर्यंत शाळा शिकतात आठवीला शाळेत जात नाही शिक्षणापासून वंचित राहतात अशा परिस्थितीमध्ये ॲम्ब्युलन्स घ्यायची लोकांचं दुःख बघायचं ॲम्ब्युलन्स घेतल्यानंतर ड्रायवर आला किडनर आला डिजेल आलं खर्च सुरू झाला त्याच्यापेक्षा जर तुम्ही शाळा सुरू केली तर एक समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम होईल आणि नावलौकिक होईल त्याला मी मदत करील पण त्या काळात संस्था उभी करणं हे माझ्या दृष्टीने म्हणजे मला काही त्याच्यातली माहिती नव्हती अशा परिस्थितीमध्ये संस्था कशी करतात रजिस्ट्रेशन कसं होतं याची काहीच माहिती नाही ना <आशे> <laughs> <ही> <laughs> हे तर जाऊ द्या पण डी एड बी एड हे हे एम एड हे शिक्षक हे हे, असतात हेही माहिती नाही <laughs> मी कमिन्सला कामगार म्हणून काम केलेलं मग अशा परिस्थितीत मी आमचा पी एस कुलकर्णी म्हणून इन्कमचा सल्लागार होता कन्सल्टंट <laughs> त्यांच्याकडे गेलो दोन तीन दिवसांनी म्हणलं आमदार मोजे साहेबांनी मला सांगितलं तुम्ही शाळा सुरू करा <laughs> संस्था रजिस्टर करा आणि मी तुम्हाला मदत करतो मग त्यांनी सांगितलं म्हणलं मला ह्याच्यातलं काही माहिती नाही तर तुमचं मत काय आहे तुम्ही मार्गदर्शन करा ते म्हणजे तुम्ही जेजूरीच्या खंडोवाला जाता कुलदैवत आहे तुमचं मग त्या नावाने आपण श्री खंडेरा प्रतिष्ठानं नाव देऊन सोबी करतो बाकी सगळं मला माहिती आहे चॅरिटीतून रजिस्ट्रेशन कसं करायचं घटना कशी करायची नियमावली कशी करायची मी करून देतो mm. आमचा मित्रच होता प्रकाश कुलकर्णी म्हणलं काय हरकत नाही मग त्यांच्यावरती सोपवलं आणि बावीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला संस्था रजिस्टर झाली श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्था बालेवाडी hmm. आणि मग ते कामाला वेग आला आणि मान्यता कशी आणायची आठवी नववी दहावी तर ते भाऊन लोक भाऊ ह्याच्यातलं लो लो मला काय माहिती नाही तुम्ही सांगा ते म्हणले मी आणून देतो मी एकदा शब्द दिला आहे तुम्हाला <coughs> की शिक्षण संस्था सुरू करा मी तुम्हाला मदत करतो तर मी मदत करायला तयारच आहे ना मग श्री खंडेराय प्रतिष्ठान नावाने ज्यावेळेला रजिस्ट्रेशन झालं त्यावेळेला राम भाऊ मोज्या आमदारांनी एकूण ला आठवीचा वर्ग सुरू करायला परवानगी मिळाली त्यावेळेला मला, मला एकही रुपया कुणालाही द्यायला लागला नाही <laughs> इतकं काम मोझे साहेबांचं आहे माझ्या दृष्टीकोनातून मोजे साहेब म्हणजे महाराष्ट्रातले एक नंबरचे आमदार आहे <laughs> कधीही कोणाकडून टक्केवारी पैसे घेणं <laughs> अशा प्रकारे कधीही त्यांनी केलं नाही पंधरा वर्ष आमदार होते <laughs> मग आठवीचा वर्ग एक पत्र्याची खोली बांधली आणि स्वतःच्या घरातच सुरू केला अरे <laughs> एकोणव्वद नव्वद ला नव्वद एक्क्याण्णव नववी परत एक रूम बांधली आणि नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव एकोणनव्वद नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव दहावीचा वर्ग आमचा सुरु झाला सुरू झाला दहावीला परीक्षा झाली त्यावेळेला दहावीचा रिझल्ट शंभर टक्के लागला त्यामुळे मला मग थोडा आत्मविश्वास वाढला की आपण यामध्ये या, या, मग अशा पद्धतीने आठवी नववी दहावी स्वतःच्या घरात सुरू केली एकोणीसशे पंच्याण्णवला पाचवी सहावी सातवी आमदार रामभाऊ मोजे यांनी ती जोडून दिली मी एकंदरीत पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी असे वर्ग सुरू झाले mm. शिक्षकही चांगल्या प्रकारे मिळाले भाऊंचं मार्गदर्शन चांगलं मिळालं आणि अशाच पद्धतीने पाचवी ते दहावी सुरू झालं mm. त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवला माननीय अजितदादा पवार हे त्यावेळेला खासदार होते नंतर खासदारकीचा राजीनामा देऊन आमदार झाले होते mm. त्यांच्या हस्ते एकोणीसशे चौऱ्याण्णवला भूमिपूजन केलं त्यावेळेला mm. कमींचे एम डी होते जे टी डोईंग mm. मंग रामभाऊ मोजे आमदार मोहोळ अजितदादा पवारसाहेब आणि जे टी डोईंग आमचे कमींचे एस एस पाटील अशा पद्धतीने भूमिपूजन केलं पाचेकर जागेमध्ये अरे बा आणि आठवी नववी दहावीचा असा वर्ग त्या ठिकाणी सुरू केले आज अशी परिस्थिती आहे की बालवाडी केजी टू पीजी जी <laughs> बालवाडीपासून एम बी ए पर्यंतचं शिक्षण आमच्याकडे दिलं जातं <laughs> आता एम बी एचं देखील आमच्या चांगलं नावे सी इंटरनॅशनल स्कूल आहे महातोबा तुकाराम बालवडकर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय चालू आहे मार्तंड भैरव अध्यापक महाविद्यालय चालू आहे एम बी <laughs> ए चालू आहे एम सी ए चालू आहे बी बी ए बी सी ए के जी टू पी जी आता अर्थ बालवाडीपासून पर्यंत डी एड बी एड एम एड एम इंग्रजी मिडीयम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कोर्सेस साधारणतः पाच हजार विद्यार्थी आज आमच्याकडे शिकतात अरे अतिशय <laughs> स्टाफ चांगला आहे शिक्षक <laughs> वर्ग चांगला आहे समाजातून असे ते चांगल्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळतं आणि चांगली लोकं मिळत गेली आणि म्हणून आज आमच्या या संस्थेचा विकास फार झपाट्याने झाला इंग्रजी मिडियमच्या चौदा वर्षाखालील मुली सी बी एस ई बोर्ड आहे आमचं चौदा mm -hmm. वर्षाखालील मुली फुटबॉलला देशामध्ये पाहिला आल्या अरे काय म्हणता जे परीक्षेला देशामध्ये एकशे चौसष्टावा एक मुलगा आला आहे अशा पद्धतीने अतिशय चा विकास हा चांगल्या पद्धतीत आला आहे स्टाफ चांगला आहे लोकसंपर्क चांगला आहे लोकं चांगली मिळत गेली तुमच्यासारखी <laughs> माणसं आम्हाला चांगली मिळाली माउंट आबोला आल्यानंतर तुमचं मार्गदर्शन झालं अशा पद्धतीने चांगल्या प चांगले लोकं मिळत गेली आणि चांगला विकास या बालेवाडीमध्ये आज झालेला पाहायला मिळतो याचं सर्व श्रेय आमच्या सहकाऱ्यांना आहे शिक्षकांना आहे तुमच्यासारख्या मार्गदर्शकांना आहे धन्यवाद गणेश सर खूपच छान तुम्ही शाळाबद्दल सांगितलं आणि कसं सा, एज्युकेशन शिक्षण संस्था सुरू करण्यात तुम्हाला कसं यश मिळालं तेही तुम्हाला सांगितलं आणि आज शिक्षण संस्थाबरोबर बरेचशा ॲक्टिव्हिटीज तुम्ही करत आहे आणि पाच हजारहून अधिक मुलांचं जे आहे शिक्षण तिकडे होते आहे आणि केजी जी जीपासून पीजी जीपर्यंत तुमचं पूर्ण शिक्षण तिथे मुलांना देत तुम्ही तर फार सुंदर अनुभव एक्सपिरियन्स आपण सांगितला तर मित्रांनो आजच्या या एपिसोड मध्ये बस एवढंच परत भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत आपण ऐकत राहा रेडिओ पुनेरी आवाज वन झिरो सेवन पॉइंट एट एफ एम खुश राही शियों से भर दी जिंदगी सारी आपवारी सृष्टी to